पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढांभडेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र तिसरे काकोलुकीय कथा चौदा एका पर्वतावर एक प्रचंड वृक्ष होता त्या वृक्षावर सिंधुक नावाचा एक पक्षी राहत होता त्याच्या विष्ठेतून सोने पडत असे एकदा एक पारधी आला पक्षा ने ही विष्ठा टाकली विष्ठा खाली पड़ता सोने असे पार तो ज़वड़ ज़वड़ ते है पारध्या आश्चर्य लापनापुर जवर जवर ऐसी वर्षे मी पक्षी पकड़ने काम करीत पर पक्षा विष्ठे मेला सोने दसले नहीं विचार करीतने पर अपने जाड़े लो मूर्ख पक्षी ही कसलीही शंका न आल्यामुळे त्या जाळ्यात सापडला त्याला जाळ्यातून सोडवून इंद्र्यात घातले व तो आपल्या घरी जाण्यास निघाला वाटेत त्याच्या मनात विचाराला, आला हा असला धोकेबाज पक्षी घेऊन मी काय करणार कुणी हे बिंग बाहेर फोडले आणि ती गोष्ट राजाच्या कानावर गेली तर माझ्या प्राण्यांवर गरा यायची तेव्हा आपण हा पक्षी राजाकडे न्यावा आणि त्यालाच हा सा चमत्कार सांगावा त्याप्रमाणे तो राजाकडे गेला राजा त्या पक्षाला पाहून आश्चर्यचकित होऊन डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत राहिला आणि संतुष्ट होऊन त्याने पहारेकर्यांना त्या पक्षाला नीट जपायला आणि भरपूर खाणे पिणे द्यायला सांगितले त्यावर त्याचा प्रधान त्याला म्हणाला महाराज या लबाड पारघ्याच्या शब्दावर विश्वास ठेवून परीक्षा केल्याशिवाय आपण हा पक्षी घ्यावा काय कोणताही पक्षी कधीतरी विष्ठेतून सोने देईल काय तुम्ही या पक्षाला पिंजल्यातून सोडून द्या प्रधानाच्या सांगण्याप्रमाणे राजाने त्या पक्षाला पिंजऱ्या बाहेर काढले त्याबरोबर वर तो पक्षी उडाला आणि दारावर बसून सोन्याची मूर्ख हा सारा मूर्खांचा बाजार आहे असे बडबडत आरामात आकाशात उडत गेला गोष्ट संपून रक्ताक्ष म्हणाला म्हणून मी म्हणतो की आपण अगदी मूर्खपणाने वागत आहात दैवत प्रतिकूल असल्यामुळे त्या सर्वांनी रक्ताक्षाचा योग्य सल्ला झिडकाडून स्थिर जीवीला रोज चांगले अन्न देऊन चांगले धष्टपुष्ट केले रक्ताक्षाने आपले आपत व अनुयायी गोळा केले आणि त्यांना तो म्हणाला आजपर्यंत आपण हा किल्ला अभेद्य आहे असे समजत होतो आणि वेळ राजाला योग्य सल्ला देत होतो परंतु आता येथे राहणे सुरक्षित नाही तेव्हा आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया संकट जवळ आले नाही तोच त्याबद्दल तर तरतूद करण्यात शहाणूसपण आहे नाहीतर आयत्या वेळी पश्चातप करण्याची पाळी येते या वनात मी म्हातारा झालो पण गुहा बोललेली कधी ऐकली नाही असे एक कोल्हा म्हणाला त्याच्यासारखेच हे आहे त्यांनी विचारले हे कसे रक्षा लागला